ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने भा अध्याय पंधरावा भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगी जेव्हा इंद्रिये प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझ्या ठिकाणी एकाग्र करतो तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहतात उद्धव म्हणाला हे अच्युता आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे हे मला सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा धारणायोगातील निष्णात योग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यापैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या दहा सत्वगुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात त्यापैकी आणीमा महिमा आणि लघिमा या तीन सिद्धी शरीराशी संबंधित आहेत प्राती नावाची सिद्धी आहे लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी प्राकाम्य नावाची सिद्धी आहे माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालवणे या सिद्धीला ईशिता असे म्हणतात विषयांमध्ये राहून सुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला वशिता म्हणतात आणि ज्याची ज्याची इच्छा करावी ते पूर्णपणे मिळवणे ती कामा व साईता नावाची आठवी सिद्धी होईल या आठ सिद्धी माझ्या ठाई स्वभावताच आहेत देहावर ताण हुकेचा परिणाम न होणे पुष्कळलांबची वस्तू दिसणे पुष्कळलांबची ऐकू येणे मनाच्या वेगाने ही त्या ठिकाणी जाणे पाहिजे ते रूप घेणे दुसऱ्या शरीरात प्रवेश करणे आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे अफसरांबरोबर होणाऱ्या देवक्रिडेचे दर्शन होणे जो संकल्प कराल तो सिद्ध होणे सगळ्या ठिकाणी सगळ्याकडून आपल्या आज्ञेचे पालन होणे या दहा सिद्धी सत्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात तिन्ही काळातील गोष्टी समजणे शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे अग्नी अग्निसूर्य जल विष इत्यादींच्या शक्ती बोथट करनी, आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात योग केल्याने ज्या हो के सिद्धी प्राप्त होतात त्यांचे मी नावासह वर्णन केले आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी कशी प्राप्त होते ते सांगतो ऐक प्रिय उद्धवा तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्मरूप ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो तला अनिमा नवा की सिद्धि प्राप्त होते अपने मनाला महत्त्वरूपे जो धारणा करते महत्वाकार महिमा नावाद्धि प्राप्त होतीप्रमा एकेका महाभूता मना की धारणा के लिए तरी सुधा महाभूता एवड़ी महिमा नावा सिद्धि प्राप्त होती जो योगी आप चित्तभूतान्च परमाणु स्वरूप मजा ठिकाने लवतो तला लघिमा नवा की सिद्धि प्राप्त होती वाला सूक्ष्म परमाणु एवडे रूप घेता ये योग्याने जर सात्विक अहंकार रूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केली तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त प्राप्ती नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो महत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली तर प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेश श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या काल शरीर विष्णू स्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करेल त्याला ईशित्व नावाची सिद्धी प्राप्त होती त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीराना कारण या तीन उपाधीनी रहित म्हणून तुरीय व सहा ऐश्वर्यानी संपन्न म्हणून भगवान अशी ज्यांना नावे आहेत त्या माझ्या नारायण स्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो त्याच्या ठिकाणी माझे गुण येतात असा योगी वसिता नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्याठाई स्थिर झाली आहे त्याला परमानंद प्राप्त होतो या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते हिला कामा वसाईचा नावाची सिद्धी म्हणतात श्वेतद्पाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपले चित्त स्थिर करतो तो तहान भूक काम क्रोध शोक मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होती आकाशातमा जो समष्टी प्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनाने अनाहात नादाचे चिंतन करतो तो दूरश्रवण नावाच्या सिद्धीने युक्त होतो या सिद्धीमुळे त्या योग्याला आकाशातील निरनिरळ्या वाणी ऐकू येतात जो योगी डोळ्याना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यामध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हीमध्ये मनाने माझे ध्यान करतो त्याची दृष्टी सूक्ष्म होते त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो मन आणि शरीराला प्राणवायू सह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तो योगी जेथे मन जाईल तिथे शरीराने त्या त्षणी जाऊ शकतो ज्यावेळी योगी मनाला उपादान कारण बनवून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते जो योगी दुसऱ्या शरीरात प्रवेश करू इच्छितो त्याने अशी भावना करावी की आपण त्याच शरीरात आहोत असे केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर, फुलावर सहज जातो त्याप्रमाणे तो आपले शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो योग्याला जर शरीराचा त्याग करावायचा असेल तर त्याने टाचेने गुदजार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय छाती कंठ मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रम्हरंध्राच्या मार्गाने त्याला भ्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा देवतांच्या विहार स्थलांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या सत्व सत्वगुणाचे ध्यान करावे त्यामुळे सत्वगुणाचे अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने सत्य संकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो ज्यावेळी मनाने जो संकल्प करतो त्याचा तो संकल्प सिद्ध होतो ईशित्व वशित्व अद्धी का स्वामी रूपा के चिंतन करूँ जो ताच भावा ने युक्त होतोप्रमानेज्ञा सुधा को टाऊू शकत नहीं मजी धारणा करीत करीत ज्या योग चित्त मजा भक्ति ने शुद्ध जन्म मृत्यूसह तिन्ही का सर्व गोष्टी समझत पा रहाया प्राणा पड़े नाश हो ज्यादा योगे चित्त स्थिर जाएं क्या योगमय शरीराल अग्निपानी इत्यादि को वस्तु नष्ट करू शक नहीं जो योगी श्रीवत्स इत्यादि चिन्ह आ शंख चक्र गदा पद्म इत्यादि आयुधा विभूषित ध्वज छत्र चाम इत्यादि संपन्न अशा अवतार ध्यान करतु तो अजिंक्य होकर जो माझे चिंतन करना पुरुष योगधारणे ने माधी उपासना करते मी वर्णन के सिद्धि प्राप्त होता ज्याने आपले प्राण मन आणि इंद्रियावर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार परंतु श्रेष्ठ पुरुष असे सांगतात की जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे कारण यांच्यामुळे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो जन्म औषधी तपश्चर्य आणि मंत्र इत्यादीमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सर्व योगाच्याद्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत प्राप्ती ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही ब्रम्हवादी लोकांनी योगसांख्य धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितली आहेत त्यांचा तसेच सर्व सिद्धींचे कारण पालन करणारा आणि प्रभू मीच आहे ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत बाहेर पंचमहाभूतेच आहेत त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपाने आणि बाहेर दृश्य रूपाने आहे कारण मी कोणतेही आवरण नसलेला सर्व प्राण आत्मा है या पंधावा अध्यायी समाप्त भगवान श्री कृष्णार्पण वस्तु